लुक अध्याय दोन त्या दिवसात कैसर अगोस्ट कडून हुकुम झाला की रोमन जगातील सर्व लोकांच्या नावाची नोंद झालीच पाहिजे ही पहिली नाव नोंदणी होती क्युरिनिय हा सूर्या प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नाव नोंदणी झाली प्रत्येक जण नाव नोंदणी करण्यासाठी आप आपल्या गावी गेला मग येश सुद्धा गालिलातील नाश्रेद गावहून येहुदियातील दाविदाच्या बेथलेम या गावी गेला कारण तो दावीदाच्या घराण्यातील व कुळातील होता जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती त्या मर्यादसह तो तेथे ते नाव नोंदणी करण्यासाठी गेला तेथे ते असतानाच ते तिची बाळांतपणाची वेळ आली आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तिने त्याला फडक्यांमध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही आणि तेथे ते काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते आणि देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रगट झाला वो प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले आणि ते, पसर ते मेंढपाळ घाबरून गेले देवदूत त्यांना म्हणाला भिवू नका कारण मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे कारण आज दाविद्याच्या गावा तारणारा जन्मला आहे तो ख्रिस्त प्रभु आहे आणि तुमच्यासाठी ही खून असेल फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात विजयलेले बाग तुम्हाला आढळेल आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला ते देवाची स्तुती करीत होते आणि म्हणत होते स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्या बद्दल देव समाधानी आहे त्या पृथ्वीवरील मनुष्यात शांती जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले तेव्हा एक एकमेकांना म्हणाले चला बेतलेहेमला जाऊया आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हाला कळवली ती पाहूया ते घाईने गेले आणि त्यांना मर्याव येव ये आढळले आणि त्यांनी गोट्यात ठेवलेले बाळ पाहिले जेव्हा मेंढपाळने त्यांना पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना ते त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले पण मरीने या गोष्टी स्वतःजवळ ठेवल्या व सतत त्याविषयी विचार करू लागली त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुती करीत मेंढपाळ घरी गेले त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले आणि जेव्हा बाळाची सुनता करण्याचा आठवा दिवस आला तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले हे नाव देवदूताने त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वी ठेवले होते मोळशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाचा विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधी करण्यासाठी ते त्याला घेऊन येरुशलेम गेले ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभू ला अर्पण करावा आणि कबूतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या दोन पिलांचा यज्ञ करावा प्रभूच्या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास गेले येरुशिले नेहरे एक मनुष्य होता त्याचे नाव शिमोन होते तो नीतीमान आणि भक्तीशील होता इस्रालाचे सातून होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला आणि येशूच्या आई वडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्या आणले श्रीमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाची स्तुती केली तो म्हणाला आता प्रभू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारन पाहिले आहे जे तू सर्व लोकांच्या समोर केले तो येऊ तर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असाय आणि तो तुझे लोक इस्रायल यांच्यासाठी गौरव असाय त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आई वडील आश्चर्यचकित झाले मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला तो येशी आई मर्या हिला म्हणाला इस्रायलार हे मूल अनेकांचे पडणे व उठणे यास कारणीभूत ठरेल जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे अनेकांचा मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जीवातून तरवार आरपार जाईल तेते हन्ना नावाची एक संदिष्टी स्त्री होती ती फलून मुलगी होती ती आश्चर्य वंशांची होती ती फार वृद्ध झाली होती ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्ष राहिली ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षाची होती तिने मंदिर कधीही सोडले नाही उपास व प्रार्थना करून ती रात्रदिवस उपासना करीत असे ती त्या त्यावेळी बालकाच्या आई वडिलांकडे आली व तिने देवाचे आभार मानले आणि जे येरुश्लेम च्या वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गाल्यातील त्यांच्या नाशरेत या गावी परतले बालक वाढत होता तो बलवान झाला तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती प्रत्येक वर्षी त्याच्या आई वडील वलांडन सणासाठी येरुशलेमाला जात जेव्हा तो बारा वर्षाचा झाला तेव्हा ते नेहमी सणासाठी वर गेले सण संपल्यावर ते घरी परत असता येशु मुलगा मात्र येरुशलेमातच राहिला पण त्याच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते कुठल्या तरी प्रवाशांच्या घोळक्याबरोबर तो येत असावा असा विचार करून पुढे एक दिवसाचा प्रवास केला मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले जेव्हा तो त्यांना सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी येलेस परत गेले असे घडले की तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला तो गुरुजनांच्या मध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारित होता ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले जेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले त्याची आई त्याला म्हणाली मुला तू आमच्या बरोबर असे का केले तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो मग येशू त्यांना म्हणाला तुम्ही माझा शोध का केला माझे पित्याचे कार्य जेते आहे तेथे मी असावे हे तुम्हाला माहित नव्हते काय परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही मग तो त्यांच्या बरोबर नासरेताच गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला त्याच्या आई या सर्व गोष्टी अंतकरणात ठेवित होती येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत वाढला